मार्क अध्याय चौदा व लडन आणि बेखमीर भाकरीच्या सणाच्या दोन दिवस अगोदर प्रमुख याजक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कप्ताने त्याला धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधित होते कारण ते म्हणत होते आपण ते सणा करू नाहीतर लोक दंगा करतील येशु बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणी एक स्त्री वनस्पतीं पासून बनविलेल्या शुद्ध सुगंधी तेलाची फार मौल्यवान अल्लाबा कुपी घेऊन आली तिने अल्लाबा कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या मस्तकावर ओतले तेथे असलेले काही लोक रागावले ते एकमेकांना म्हणाले सुगंधी तेलाचा असा नाश होवा हे बरे नाही कारण हे सुगंधित तेल तीस दिनाऱ्यापेक्षा अधिक किमतीला विकता आले असते आणि ते पैसे गरीबांना देता आले असते कड़क टीकाश मनाला तिला एकाकीूद्या त्रास देता तिने सा एक सुंदर कृत्य के लिए गरीब तरह तुम्हाराजे मदद करने तुम्हारा शक्य है परन्तु मी नही आसे तिला शक्य तिने, तिने दफन विधि तैयारी काला अगोदर मे शरीर सुगंधी ओतले आ मी तुम्हाला खरे सांगतो सर्व जगात जेथे कोटे सुवार्थेची घोषणा केली जाईल तेथे तिची आठवण म्हणून तिने जे केले ते नेहमीच सांगितले जाईल नंतर बारा शिष्यांपैकी एक यहुदा इस्कर योत येशूला विश्वासघाताने धरून देण्यासाठी प्रमुख याचकांकडे गेला त्यांना हे ऐकून आनंद झाला आणि त्यांनी त्याला पैसे देण्याचे वचन दिले मग येह येशूला धरून त्यांच्या हातात देण्याची संधी पाहू लागला बेखमीर भाकरीच्या सणाच्या पहिल्या दिवशी जेमा वलाडन सणाचा कोकरा मारीत असत तेव्हा मा येशू शिष्य त्याला म्हणाले आम्ही जातो आणि वलाडन सणाच्या भोजनाची तयारी करतो आम्ही कुठे जाऊन तयारी करावी अशी आपली इच्छा आहे येशूने आपल्या दोघा शिष्यांना पाठविले आणि त्यांना सांगितले शहरात जा आणि पाण्याचे भांडे घेऊन जाणारा मनुष्य तुम्हाला भेटेल त्याच्या मागे जेथे तो आज घराचा जा मालका सांगा। गुरुजी मनता जेथे मला माला शिष्या बरोबर वलांडन सनाचे भोजन वहां सना चे भोजन करोली को माडी एक मोटी नीट ने के शिष्य निघाले शहर गेसूने संगित प्रमाने सर्व आढ़ मग त्यांनी वलांडन सणाच्या भोजनाची तयारी केली संध्याकाळ झाली तेव्हा येशू बारा जणांसह आला मेजावर बसून ते जेवित असता येशू म्हणाला मी तुम्हाला खरेच सांगतो तुमच्या पैकी जो एक जन मला शत्रू च्या स्वाधीन करून देईल तो माझ्या बरोबर जेवित आहे शिष्य अतिशय खिन्न झाले व प्रत्येक त्याला म्हणू लागला तो मी आहे का तो त्यांना म्हणाला बारा जणांपैकी एक जो माझ्या बरोबर ताटात भाकर बुडवीत आहे तोच हाय हाय त्याच्याविषयी पवित्र शास्त्रात जसे लिहिले आहे तसा मनुष्याचा पुत्र जाईल परंतु ज्याच्याकडून मनुष्याचा पुत्र धरून दिला जाईल त्याचा नाश होवो तो जन्मला नसता तर ते त्याच्यासाठी बरे झाले असते ते भोजन करीत असता येशूने भाकर घेतली उपकार केली ती मोडली आणि त्यांना दिली तो म्हणाला घ्या हे माझे शरीर आहे नंतर येशुने प्याला घेतला उपकासुद्धी केली तो प्याला त्यांना दिला आणि सर्व त्यातून प्याले मग येशू म्हणाला हे माझ्या नव्या कराराचे रक्त आहे पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे मी तुम्हाला खरे सांगतो की देवाच्या राज्यात मी नवा द्राक्षरस पिईन त्या दिवसापर्यंत मी यापुढे द्राक्षचा उपज द्राक्षरस पिणार नाही नंतर त्यांनी उकास्तुतीचे गीत गायले व ते, ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले येशू शिष्यांना म्हणाला तुम्ही सर्व विश्वास गमावून बसाल कारण असे लिहिले आहे की मी मेंढपाळ मारीन आणि मेंढरे विखुरली जातील परंतु माझे पुनरुत्तान झाल्यावर मी तुमच्या पुढे जाईन हे म्हणाला इतर सर्वांनी जरी त्यांचा विश्वास गमावला तरी मी गमावणार नाही मग येशू त्याला म्हणाला मी तुला खरे सांगतो आज रात्री दोनदा कोंबडा आरवण्यापूर्वी तू तीन वेळा मला नाकारशील तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाल जरी मला आपणा बरोबर मरावे लागले तरी सुद्धा मी आपणाला नाकारणार नाही आणि इतर सर्वजण तसेच म्हणाले नंतर ते गेत म्हटलेल्या जागी आले तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला मी प्रार्थना करी पर्यंत येथे बसा येशून आपल्या बरोबर पेत्र याकोब व योहान यांना घेतले दुःख व वेदनानी त्याचे मन भरून आले तो त्यांना म्हणाला माझा जीव मरणा इतका वेदना शोषित आहे येथे राहा व जागृत असा त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जाओ तो म्हणाला अबा बापा तुला सर्व काही शक्य आहे हा प्याला मजपासून दूर कर पण मला पाहिजे ते नको तर तुला पाहिजे ते कर माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले तो पेत्राला म्हणाला तू झोपी गेलास काय तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय जागृत रहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही मोहात पडणार नाही आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे पुन्हा येशू दूर गेला आणि त्याच गोष्टी उच्चारून त्याने प्रार्थना केली नंतर तो परत आला व त्याला ते झोपलेले आढळले कारण त्यांचे डोळे जड झाले होते आणि त्याला काय उत्तर द्यावे हे त्यांना कळे ना तो पुन्हा तिसऱ्या वेळेस आला आणि त्यांना म्हणाल तुम्ही अजूनही झोपलेले आणि विश्रांती घेत आहात काय पुरे झाले आता वेळ आली आहे मनुष्याचा पुत्र पाप्यांच्या हाती धरून दिला जात आहे उठा आपण जाऊ पहा मला धरून देणारा मनुष्य इकडे येत आहे आणि ये बोलत आहे तो पर्यंत जणांपैकी एक येऊदा आला त्याच्या बरोबर मुख्य याचक व नियमशास्त्राचे शिक्षक आणि वडील यांनी पाठविलेले अनेक लोक तलवारी व सोटे घेऊन आले घात करून देणाऱ्याने त्यांना अशी खून दिली होती की मी ज्या कोणाचे चुंबन घेईन तोच तो आहे त्याला धरा आणि बाजूला कडा मग येहुदा आल्याबरोबर तो येशू गेला आणि म्हणाला गुरुजी आणि येहुदा ने चुंबन घेतले नंतर त्यांनी त्याच्यावर हात टाकले आणि त्याला अटक केली तेथे जवळ उभे असलेल्यांपैकी एकाने आपली तलवार काढली आणि मुखी आजकाचा नोकरावर वार करून त्याचा कान कापून टाकला नंतर येशुद्यांना म्हणाल मी लुटारो असल्याप्रमाणे तुम्ही तलवारी आणि सोटे घेऊन मला पकडायला बाहेर पडला काय मी दररोज मंदिरात शिकवीत असता तुम्हा होतो आणि तुम्ही मला अटक केली नाही परंतु शास्त्रलेख पूर्ण झालाच पाहिजे सर्व शिष्य त्याला सोडून पळून गेले एक तरुण मनुष्य अंगावर तागाचे वस्त्र पांघरून त्याच्या मागे चालत होता त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला परंतु तो तागाचे वस्त्र टाकून उघडाच पळून गेला नंतर त्यांनी येशूला तेथून मुख्य याजका नेले आणि सर्व मुख्य याजक वडील व नियमशास्त्राचे शिक्षक जमा झाले थोडे अंतर ठेऊन पेत्र येशूच्या मागे थेट मुख्य याजकाच्या वाड्यात गेला तेथे पेत्रे बरोबर विस्तवा जवळ शेकत बसला मुख्य याजक आणि सर्व यहुदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते परंतु त्यांना काही मिळेना पुष्कळांनी त्याच्या विरुद्ध खोटी साक्ष दिली परंतु त्यांची साक्ष सारखी नव्हती नंतर काही जण उभे राहिले आणि त्याच्या विरुद्ध साक्ष देऊन म्हणाले आम्ही त्याला असे म्हणताना ऐकले की हाताने बांधलेले मंदिर मी पाडून टाकीन आणि हाताने न बांधलेले असे दुसरे मंदिर तीन दिवसात उभारीन। परंतु तरीही या बाबतीत त्यांच्या साक्षीत मेळ नव्हता नंतर मुख्य या जग त्यांच्या पुढे उभा राहील आणि त्याने येशूला विचारले तू उत्तर देणार नाहीस काय हे लोक तुझ्याविरुद्ध आरोप करत आहेत हे कसे परंतु येशू गप्प राहिला त्याने उत्तर दिले नाही नंतर मुख्य याजकाने पुन्हा विचारले धन्य देवाचा पुत्र तो तू ख्रिस्त आहेस काय येशू म्हणाला मी आहे आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्व समर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल मुख्य याजकाने आपले कपडे फाडले आणि म्हणाल आपणाला अधिक साक्षीदारांची काय गरज आहे तुम्ही निंदा ऐकली आहे तुम्हाला काय वाटते सर्वांनी त्याला मरण दंड योग्य आहे अशी शिक्षा फरमाविली काही जण त्याच्यावर थुंकू लागले त्याचे तोंड झाकून बुक्के मारू लागले व त्याला म्हणू लागले ओळख बरे तुला टोनी मारले <laughs> पहारेकरांनी त्याला ताब्यात घेतले आणि मारले पेत्र अंगणात असतानाच मुख्य याचकांच्या दासींपैकी एक आली आणि तिने पेत्राला शेकताना पाहिले तेव्हा तिने त्याच्याकडे निरकुण पाहिले व म्हणाली तू सुद्धा नासरेख करायची बरोबर होतास ना परंतु पेत्राने ते नाकारले आणि म्हणाला तू काय म्हणतेस हे मला कळत नाही व समजतही नाही पेत्र अंगणाच्या दरवाजाच्या देवडीवर गेला आणि कोंबडा आरवला जेव्हा दासीने त्याला पाहिले तेव्हा जे लोक तेथे ते होते त्यांना ती म्हणू लागली की हा मनुष्य त्यांच्यापैकीच आहे पेत्राने पुन्हा ते नाकारले नंतर थोड्या वेळाने तेथे उभे असलेले लोक पेत्राला म्हणाले खात्रीने तू त्यांच्यापैकी का एक आहेस कारण तू सुद्धा गाजिली आहेस पेत्र स्वतःची निर्बत्सना करीत व शपथ वाहून म्हणाला तुम्ही त्या माणसाविषयी बोलत आहात त्याला मी ओळखत नाही आणि लगेच दुसऱ्यांदा कोंबडा आरवला दोन वेळा कोंबडा आरवण्यापूर्वी तू मला तीन वेळा नाकारशील असे येशू मनाला होता याची पेत्राला आठवण झाली व तो अतिशय दुःखी झाला व ढसढसा धस रडला